पुस्तक शूद्रपूर्वी कोण होते लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रकरण चौथे शूद्र आणि आर्य यांचा संघर्ष एक मागील प्रकरणात जी माहिती दिलेली आहे त्यावरून असे दिसून येईल की शूद्र हेपूर्वी कोण होते आणि त्यांना वर्ण चौथे स्थान कसे प्राप्त झाले हे शोधून काढण्यास ब्राह्मणी ग्रंथकार आपले मार्गदर्शक होऊ शकत नाही युरोपियन ग्रंथकारांनी शूद्रोत्पत्तीसंबंधी एक ठाम सिद्धांत बसूलि आह या सिद्धांताची अंगे आहेत त्याबद्दल सर्व युरोपियन ग्रंथकारांचे एकमत आहे असे नाही उलट अशी सदर सिद्धांताच्या काही अंगाबद्दल त्यांचे पूर्ण एकमत आहे ते येणेप्रमाणे 1. ज्यांनी वैदिक वाङ्मय तयार केले ते लोक आर्य वंशाचे होते दोन हे लोक मूळचे हिंदुस्तान बाहेरचे त्यांनी हिंदुस्थानावर स्वारी केली तीन हिंदुस्तानचे मूळ रहिवासी दास व दस्यू या नावाने ओळखले जात त्यांचा वंश व वो आर्याचा वंश यांच्यात फरक होता चार आर्याचा रंग गोरा होता दास व दस्यू यांचा रंग काळा होता 5 आर्यानी दास व दस्यू यांना जिंकून अंकित केले सहा दास व दस्यू यांना जिंकल्यानंतर त्यांना आर्यानी गुलाम केले व शुद्र हे नाव दिले सात आर्यांना काळ्या वंशातील लोकांबद्दल तिरस्कार उत्पन्न झाला व वर्णभेदाच्या पायावर त्यांनी चातुर्गाने उभारले हेतू हा की आर्याचा गोरा वंश आणि दास व दस्यू यांना वंश हे परस्परापासून भिन्न रहावेत हिंदी आर्य समाजात क्षूद्र कसे उत्पन्न झाले व त्यांना कोणते स्थान मिळाले याबद्दल युरोपियन लोकांचा जो सिद्धांत आहे त्यातील मूलभूत तत्वेवरच्या स्तंभात सांगितली आहेत हा सिद्धांत खरा आहे की खोटा आहे हे आता सांगता येत नाही पाच बाबतीत ब्राह्मणी ग्रंथकारांनी अनेक सिद्धांत मांडले आहेत क्षूद्रोत्पत्ती ही एक सामाजिक बाब आहे असे युरोपियन ग्रंथकार मानतात उलट पक्षी ती एक परमेश्वरी इच्छेनुसार झालेली घटना आहे असे ठरविण्यासाठी ब्राह्मणी ग्रंथकार आपल्या सर्व सिद्धांताची उभारणी करतात व ते सिद्धांत लोकांच्या मनावर चांगले ठसवून देण्यासाठी त्यांनी बरीच लांबलचक व वा कंटाव खुलासे वजा तरकटे मांडली आहेत शुद्धोत्पत्ती ही एक सामाजिक घटना आहे हा युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत आपणापुढे आहे ही समाधानाची गोष्ट आहे कारण तो सिद्धांत सामाजिक घटनेबद्दल जे तर्कशुद्ध स्पष्टीकरण हवे असते ते स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न तरी करीत आहे उलट पक्षी ब्राह्मणी ग्रंथकाराचे सिद्धांत म्हणजे मूर्ख माणसाच्या बाष्कळ बळबडण्याचा अर्क वाटतात शुद्रोत्पत्ती हा एक मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे ही दृष्टी ब्राह्मणी ग्रंथकारात नाही म्हणून ते त्या प्रश्नाला मूळी स्पर्शही करीत नाहीत युरोपियन ग्रंथकारात ती दृष्टी आहे व त्या दृष्टीनेच त्यांनी तो प्रश्न हाताळला आहे म्हणून त्यांचा सिद्धांत क्षुद्रोत्पत्तीचे संशोधन करण्यास बराच मार्गदर्शक वाटतो युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत कितपत खरा किंवा खोटा आहे हे पाहण्यासाठी त्यातून एकूण एक मुद्दा पुराव्यानिशी अभ्यासून पाहणे इष्ट आह आर्यवंश या नावाचा एक वंश अस्तित्वात होता या पायावर युरोपियन ग्रंथकारांनी आपल्या सिद्धांताची उभारणी केली आहे या मुद्द्याचा प्रथम विचार करणे जरूर आह हा आर्यवंश म्हणजे काय या प्रश्नाची छाननी करण्याच्या अगोदर वंश म्हणजे काय हे आपण प्रथम समजावून घेतले पाहिजे हा मुद्दा समजवून घेण्याचे कारण असे की वंश व वा लो, लोक या दोन शब्दांनी काही लोकांना ओळखण्यात येते ती चूक आपल्या हातून होऊ नये कारण ज्यू यांना बरेच ग्रंथकारते लोक या सद्रात असले तरी त्यांना वंश या धरतात वास्तविक ज्यू या शब्दाने वंश बोध होत नाही तरी पण तसा समज प्रचारात आहे याबाबतीत ज्यांची मते अधिकृत समजली जातात यात प्रोफेसर रिपले हा ग्रंथकार आहे झू बद्दल ते म्हणतात झू या शब्दाने लोक याबद्दल बोध होतो वंश असा बोध होत नाही आपल्या एकंदर विवेचनाचा हा शेवटचा मतितार्थ होय हा मतितार्थ काहीसा परस्पर भिन्न स्वरूपाचा आहे असे वाटते तरी पण तोच मतितार्थ खरा आहे असे आपण ठाम समजून चालू हा मतितार्थ खरा आहे याचा पुरावा आपल्याला झू लोकांच्या चेहऱ्याच्या आकारात मिळतो त्यांच्यामध्ये इतर काही विशिष्ट गुण दिसून येतात पण ते गुंजीव लोकांनी पिढ्यानपिढ्या पीड़या, खस्ता खाऊन आत्मसात केले आहेत आपले रक्त निर्भळ राखून ठेवले म्हणून त्याच्यात सदर गुण उत्पन्न झाले हे खरे नावे। म्हणजे असे की सदर गुण त्यांना अनुवंशिक रीतीने प्राप्त झालेले नाहीत वंश म्हणजे काय अनुवंशिकपणे मिळालेले काही विशिष्ट गुणधर्म ज्यांच्यामध्ये दिसून येतात अशा लोकांचा समाज अशी वंश शब्दाची व्याख्या करता येईल एकेकाळी अशी समजूत होती की एखाद्या वंशाची पाहणी करावा तर त्या वंशातील काही विशिष्ट गुणधर्म लक्षात घेतले पाहिजेत एक डोक्याचा आकार दोन केस व डोळे यांचा रंग तीन अंगाचा कातडीचा रंग आणि चार शरीराचा बांधा हे ते विशिष्ट गुणधर्म होत अलीकडील विद्वानांचे सर्वसाधारणपणे असे मतग्राह्य मानले जाते की शरीराच्या कातडीचा रंग आणि शरीराचा बांधा हे शरीराचे गुणधर्म हवा व प्रदेश यांच्यावर अवलंबून असतात म्हणून शरीराचा रंग व बांधा ही एखाद्या लोकांचा वंश ठरविण्याच्या बाबतीत उपयोगी पडत नाहीत कोणत्याही हवेत व प्रदेशात राहणारे लोक कोणत्या वंशाचे आहेत हे शोधून काढण्यास त्यांच्या डोक्याचा आकार उपयोगी पडतो डोक्याचा आकार म्हणजे डोक्याची लांबी रुंदी आणि उंची यांचे सर्वसाधारण प्रमाण एखाद्या समाजातील लोकांचा वंश कोणता आहे हे ठामपणे ठरविण्यास उपयोगी पडतो म्हणून वंश ठरविण्याचा खात्रीदायक उपाय हाच होय असे मानव समजतात डोक्याच्या आकारावरून एखाद्या माणसाचा वंश कसा शोधून काढावा याबद्दलचे एक अचूक शास्त्र मानव शस्त्रज्ञांनी तयार केले आहे त्याला वंश दिग्दर्शक शास्त्र म्हणतात डोक्याचा आगार मोजण्याची दोन प्रकारे शस्त्राने शोधून काढले आहेत एक शीर्ष सूची आणि दोन वदन असे हे प्रकार होत सूची मानवाचा वंश ठरविते एक कानाव्यावरची डोक्याची रुंदी आणि कपाळापासून खोंचीपर्यंत डोक्याची लांबी याचे शतांशात जे प्रमाण येते ते शीर्ष होय आणि दोन डोके आणि चेहरा यांच्यामधील प्रमाणाच्या संबंधी या दोन प्रकारावरून बरेच निष्कर्ष काढले आह दुसऱ्या प्रकारावरून एक असा निष्कर्ष काढला आहे की ज्याचे डोके बंद आहे त्याचा चेहरा गोल असतो म्हणजे त्याच्या गालाच्या हाडाच्या मागल्या बाजूपर्यंत चिरुंदी त्याच्या हणुवटीपासून कपाळापर्यंतच्या लांबीपेक्षा जास्त असत लांब डोके व उभट चेहरा आणि आखून डोके व गोल चेहरा असा सर्वसाधारण ठोकताळा शास्त्रज्ञांनी बसविला प्रोफेसर रिप्ले वंशशास्त्रावरचे अद्वितीय अधिकारी आहे, त्यांच्या मते युरोपियन लोक तीन वंशाचे आहेत याबाबतीत त्यांनी जे निष्कर्ष काढले आहेत ते पुढील पाण्यावरील कोष्टकात दिले आहेत युरोपियन लोकांच्या वंशाचे प्रकार एक ट्युटॉनिक डोके लांब तोंड लांब के साधारण काळे डोळे निळे शरीर बांधाउंच नाक साधारण अन्कुचदार दोन अल्पाईन सोल्टिक डो के तोण गोल के साधारण डोळे करडे तांबडे शरीरबांधा मध्यस्थ नाक रुंद व जाळदनकट तीन मेडिटॅरेनियम डोके लांब तोंड लांब केस गड़त पिंगट किंवा काळे डोळे काळे शरीरबांधा मध्यम नाजूक नाक साधारण रुंद शरीर दृष्टीने पाहिले तर आरेवंश अस्तित्वात आहे असे वाटते काय या विषयावर दोन प्रकारची मते प्रदर्शित केली जातात एक मत आर्यवंश अस्तित्वात आहे असे मानते ते मत असे डोळ्यात भरणाऱ्या अशा आर्य आर्यवंशातील लोकांच्या शारीरिक खुना म्हणजे चाफे कळीसारखे नाक लांबट आणि प्रमाणबद्ध अरुंद चेहरा पूर्णपणे वाढ झाल्यामुळे उठावदारपणा दिसणार सर्व अवयव आणि चेहऱ्याची सुबक व मनोवेदक ठेवण त्याचा बांधा उंच असतो व त्यांच्या शरीराची एकंदर ठेवण प्रमाणबद्ध असते त्यांच्या शरीरात स्थूलपणापेक्षा सड जास्त असतो या बाबतीतले दुसरे मत प्रोफेसर मुलर यांची आहे, वाङ्मय शास्त्रावर त्यांनी जी भाषणे केली त्यात त्यांनी असे मत मांडले की आर्य हा शब्द निरनिराळ्या तीन अर्थांनी वैदिक वाङ्मयात वापरला आहे ते म्हणतात अर किंवा आर हे जगातील फार जुने नाव पृथ्वीला देण्यात आले होते असे या शब्दावरून मला वाटते या शब्दांचा अर्थ नांगरलेली जमीन असा होतो हे शब्द संस्कृत वाङ्मयनातून लुप्त झाले आहेत पण ग्रीक वाङ्मयने त्यांना जपून ठ्रीक वाङ्मयात ईडा हा शब्द आहे जमीन धारण करणारा किंवा जमीन पेरणारा या अर्थाने ते शब्द आर यांनी वापरले असावेत वीस या शब्दापासून वैश्य हा शब्द झाला त्याचा अर्थ घरवाला माणूस ईडा ही मनुची कन्या नांगरलेल्या जमिनीला ईडा असंही म्हणत असत कदाचित ईडा हा शब्द आर याचा अपभ्रंश असावा जमीन नांगरणे किंवा पेरणे या अर्थाने आर या शब्दाचा दुसरा उपयोग केला आहे त्याबद्दल प्रोफेसर मॅक्सम्युलर म्हणतात जमीन नांगरतो किंवा पेरतो असा आर्य शब्दाचा धातुवाह करत होतो असे माझे मत आहे आर्य लोकांच्या शेजारी तुरानियन लोक होते तुरानियन याचे नाव तुरा घोडेस्वराच्या बुद्धीने आर्यांनी आर् या शब्दाची योजना जमीन नांगरणारे ना किंवा पेरणारे ना या अर्थाने स्वतःसाठी केली असावी आर्य लोकात वैश्यांचा फार मोठा भरणा होता आर्य हा शब्द वैश्यांना लावित असत हा तिसरा अर्थ प्रोफेसर मॅक्सम्युलर यांनी पाणीनेच्या तीन एक एकशे तीन आधारावरून काढला आहे याचा चौथा अर्थ उत्तम जन्माचा हा बऱ्याच पुढील काळात रूढ झाला आर्यवंश याबद्दल प्रोफेसर मॅक्सम्युलर यांचे मत आपल्याला समजावून घ्यावायचे आहे त्यांचे मत खालीलप्रमाणे आहे निर्बळ रक्तावरून आर्यवंश पाऊ म्हटले तर तसा आर्यवंश मूळी अस्तित्वात नाही शास्त्रशुद्ध भाषेच्या दृष्टीने पाहिले तर आर्य हा शब्द कोणत्याही वंशाला लागू करता येत नाही आर्य या शब्दाने फक्त भाषेचा बोध होतो व वंशाचा नाही आपण कधीकधी आर्यवंश या अर्थाने बोलतो तेव्हा त्याचा अभिप्रेत अर्थ असा होतो की आपण आर्यभाषा या अर्थाने बोलत आहोत हा फरक आपण समजून घेतला पाहिजे पुन्हा पुन्हा सांगितले आहे की मी जेव्हा आर्यांच्याबद्दल बोलतो तेव्हा माझ्या बोलण्याचा रोग आर्यांचे रक्त त्यांची हाडके त्यांचे केस व डोक्याची कवटी या गोष्टीकडे नसतो तर जे लोक आर्यभाषा बोलतात ते लोक होत हिंदू ग्रीक रोमन जर्मन सेल्स आणि स्लाव्स इत्यादी लोकांच्या बाबतीत हाच नियम लागू पडतो त्यांच्यासंबंधी मी जेव्हा बोलतो तेव्हा मी त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्याबद्दल बोलतो निळ्या डोळ्यांची आणि रश्मी केसांचे स्कॅडीनेवियन यांनी इतर लोकांना जिंकली असेल किंवा इतर लोकांनी त्यांना जिंकली असेल व त्यांच्यावर आपली भाषा लादली असेल हिंदू ग्रीक रोमन सेल्स आणि स्लाव ही नावे उच्चारतो तेव्हा मी त्यांच्या भाषेला अनुलक्षण बोलतो माणसांना अनुलक्षण नाही हा एकच अर्थ मनात ठेवून मी असे म्हणतो की आर्य भाषा व वा चाल चलनुक यांचा जुन्या काळचा जो एक टप्पा होता त्याचे प्रतिबिंब गोरे गोमटे दिसणार स्कॅन्डेनेवियन लोकांना जितके दिसते त्यापेक्षा काळेकुट्ट दिसणारे हिंदू लोक यांच्यात जास्त प्रमाणात दिसते ही माझी भाषा जरा कडक वाटेल परंतु असल्या महत्वाच्या बाबीसंबंधी भाषा तोलून मोजून वापरणे शक्य नसते एखादा मानव आर्य रक्त आर्य नेत्र केस इत्यादी गोष्टीबद्दल बोलू लागला तर तो एक महापातक करीत आहे असे मला वाटते आपल्या भाषेतील निरनिराळ्या वर्गांमध्ये भर टाकून उपयोगी पडणारी नवी शब्दसंपत्ती आपण निर्माण करून ठेवली आहे तशी शब्दसंपत्ती मानव तयार करावी म्हणजे डोक्याची कवटी केस व रक्त यांच्या निरनिराळ्या वर्णभेदांना लागू पडणारे योग्य शब्द अस्तित्वात येतील थी प्रोफेसर मॅक्सम्युलर आर्यवंशाचे अस्तित्व एकेकाळी मान्य करीत होते, व त्या मताचा प्रसारही ते प्रामुख्याने करीत होते ही गोष्ट लक्षात धरली तर वरील स्तंभात त्यांचे जे उद्गार दिलेले आहेत ते अत्यंत महत्वाचे आह यात शंका नाही विशिष्ट प्रकारचे अवयव असलेल्या आर्य लोकांचा वंश आणि सर्वसाधारण एक भाषा बोलणाऱ्या आर्य लोकांचा वंश या दोन्ही अर्थाने आर्यवंशाचे अस्तित्व प्रोफेसर मॅक्स म्युलर यांनी कबूल कलि आह त्यांची ही दोन्ही मते परस्परविरुद्ध आहेत हे उघड आहा वैदिक वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या पंडितांना आर्यवंश म्हणजे काय याचा एक ठाम निष्कर्ष काढता आलेला नाही हे प्रोफेसर मॅक्समूलर यांच्यावरील परस्परविरुद्ध दोन मतांवरून दिसून येते या परस्पराविरुद्ध मतातील झगडा पाहिल्यानंतर कोणालाही कसे विचारायचे वाटते की या मतांचा वैदिक वाङ्मयात काही पुरावा मिळतो काय या मतांचा पुरावा शोधण्यासाठी आपण वैदिक वाङ्मय चाळून पाहिले तर असे दिसते की अर्य व आर्य हे दोन शब्द ऋग्वेदात सापडतात अर्य हा शब्द ऋग्वात अठ्ठ्याऐंशी ठिकाणी वापरला आहा एक शत्रू दोन सभ्य माणूस तीन हिंदुस्तानाच नाव आणि चार मालक वैश्य किंवा रहिवाशी अशा निळ्या अर्थाने अर्य हा शब्द ऋग्वात वापरला आहा आर्य हा शब्द ऋग्वात एकतीस ठिकाणी वापरला आहा परंतु तो आर्य वंश या अर्थाने एकाही ठिकाणी वापरला नाही वर केलेल्या विवेचनावरुन असे स्पष्ट होत अर्य व आर्य हे शब्द वंश वाचक अर्थाने ऋग्वेदात मुहित वापरले नाहीत आर्यवंशातील लोकांची डोकी लांब असतात असे वर्णन मानव व शास्त्रज्ञ करतात आर्यवंशातील अस्तित्व सिद्ध करण्यास हे वर्णन पुरेसे दिसत नाही याशिवाय दुसरे सबळ पुरावे पुढे आणले पाहिजेत कारण लांब डोक्याचे लोक दुसऱ्याही वंशात आहेत हे प्राध्यापक रिप्ले यांनी दिलेल्या कोष्टकावरुन दिसून येईल या कोष्टकात दिलेले जे दोन वंश आहेत की ज्यांचे लोक लांब डोक्याचे असे समजले जाते त्यापैकी कोणता वंश आहे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे दोन आर्यवंशाबद्दल युरोपियन ग्रंथकारांचे दुसरे असे सिद्धांत आहेत की एक आर्य लोक बाहेरून हिंदुस्थानात आले आणि दोन त्यांनी मूळच्या रहिवाशांवर स्वाऱ्या करून त्यांना जिंकले या दोन सिद्धांतांचा विचार पृथकपणे करणे बरे होईल आर्यवंशाचे लोक कोणत्या प्रदेशातून हिंदुस्थानात आले असावेत आर्य लोकांचे मूळ स्थान कोणत्या प्रदेशात होते हे शोधून काढण्यासाठी अनक् मते व दृष्टिकोन पुढ मांडण्यात आले आह त्यांची संख्या पाहून कोणाचेही मन बांबावून जाईल आर्यांचे मूळ स्थान शोधून काढावायचे तर मानव वंशाची प्राथमिक भाषा अस्विवरून शोधून काढावी लाग्वि असे मत प्रोफेसर बेनफ यांनी मांडले आह या प्रश्नासंबंधी प्रोफेसर बनफ यांचे जे विचार आह त्याचा सारांश प्रोफेसर आयझॅक टलर यांनी पुढील शब्दात दिलि आह आर्यवंशाच जेवडे लोक जगात पसरले आहेत व हल्ली ज्या भाषा बोलतात त्या सर्व भाषांची मातृभाषा एक असली पाहिजे या मातृभाषेचा कोष तपासून पाहिला तर त्यातील काही शब्दावरून आर्यवंशाचे मूळ स्थान कोणते हे शोधून काढता येईल अशा प्रकारचे प्रोफेसर बेनफे यांचे मत आह या मताला पुष्टी देण्यासाठी त्यांनी पुढील मुद्दा मांडला आह अस्वोल व लाडगा यासारखी काही जनावरे आणि बीच व बर्च या यासारखी काही झाडे आरे वंशातील अगदी पहिल्या प्रथम लोकांना माहीत असली पाहिजेत ही जनावरे व झाडे समशीतोष्ण प्रदेशात म्हणजे युरोपात उत्पन्न होतात सिंह व वा वाघ ही जनावरे व पाम वगैरे झाडे ही दक्षिण आशियाच्या हवेतच उत्पन्न होतात व ती हिंदी व इराणी लोकांनाच माहीत आहेत सिंह वाघ व वा उंट ही जनावरे व पाम वगैरे झाडे ही आशियात उत्पन्न होतात त्यांची नावे आर्य वंशाच्या मातृभाषेत आढळत नाहीत यावरून असे दिसते की कास्पियन समुद्राच्या पूर्वेकडील प्रदेशातून आर्य लोक वसाहतीसाठी दुसरीकडे गेले हा सिद्धांत सबळ वाटत नाही ग्रीक व हिंदी लोकांनी सिंहाला जे नाव दिले त्या नावाच्या कार्याची मातृभाषेतील एकाही शब्दाशी साम्य जुळत नाही ग्रीक व हिंदी हे जर आर्यवंशाचे धरले जातात तर त्यांच्या भाषेत सिंहाचे जे, जे नाव आहे ते आर्याच्या मूळ भाषेतील शब्दांशी जुळावायस पाहिजे प्रोफेसर बेनव्हे यांच्या सिद्धांताला अनेक विद्वानांनी पाठिंबा दिला त्यापैकी गिगर हा प्रमुख होता मात्र प्रोफेसर बेन्फे यांचे मत असे होते की आर्याचे मूळस्तान काळ्या समुद्राच्या उत्तरेकडील प्रदेश होय आणि गिगर यांनी असे मत प्रदर्शित केले की आर्याचे मूळस्तान जर्मनीचा मध्य प्रदेश किंवा पश्चिम प्रदेश होत गिगर याने सिद्धांतात बरीच महत्वाची भर टाकली आहे यात शंका नाही आर्याच्या मातृभाषेत काही झाडांना जी नावे आहेत त्या नावांशी जुळणारे शब्द व नावे सदर झाडांना इतर आर्य आर्यभाषेत सापडतात यावरून गीगरने आपला सिद्धांत बळकट केला याशिवाय फर लोहाळे राग बर्च बीच ओक यांची जी नावे आहेत त्यांचा संबंध आर्यभाषेतील मूळ धातूकडे पोहोचतो कॉकेशस पर्वताचा प्रदेश हे आर्यांचे मूळ स्थान होय असे मत मांडणाऱ्या विद्वानांचा दुसरा पक्ष आहे त्याचे म्हणणे असे आहे की कॉकेशस पर्वसाच्या प्रदेशात प्रदेशा राहणारे लोक आर्याप्रमाणेच मऊ व कुरड्या केसाचे सरळ व अंकुशदा नाकाचे आणि मनोवेदक चेहऱ्याचे आहेत म्हणूनच कॉकेशस पर्वताचा प्रदेश हे आर्यांचे मूळ स्थान असले पाहिजे या मुद्द्यासंबंधी प्रोफेसर रिपले यांचे खालीलप्रमाणे म्हणणे आहे निळ्या डोळ्याचे व सुंदर आकाराचे डोकी असणारे जे आर्य लोक आहेत त्यांचे मूळ पूर्वज कॉकेशियन प्रदेशात राहत होते असे म्हणणे गैर आहे हे दोन गोष्टीवरून सिद्ध करता येते पहिली गोष्ट अशी की काळ्या व कुरळ्या केसाच्या व सुंदर चे अर्थाचे पुढील वंशज ओसेट्स हे आर्य असोत व नसोत एवढी गोष्ट खरी की ते आसपासच्या इतर लोकांच्या मनाने फारसे महत्वाचे व वा वजनदार लोक नाहीत कॉकेशियन प्रदेश सौंदर्युक्त स्त्री पुरुष उत्पन्न करतो अशी त्याची ख्याती आहे ओसेट्स लोक सुंदर नाहीतच पण लढवय्यही नाहीत ते जर लढवय्य असतर रशियन गुलामगिरीच्या साखळ्यात ओढून स्वतंत्र होण्याचा एकतरी प्रयत्न त्यांनी केला असता कॉकेशियन लोक हे विशेष चेहऱ्या मोऱ्याचे व बांध्याचे लोक आहेत असे कोणी समजू नये डोळ्यात भरण्यासारखे त्यांच्यात कसंही नाही आणि लोकात दिसून येणारा चेहरा मोरा कॉकेशियन लोकात कसं अडवेल बरे कॉकेशियन लोक म्हणजे निरनिळ्या भाषा बोलणारे अनेक धर्म पाळणारे आणि भिन्न भिन्न रीती पाळणारे लोक आहेत ते एका प्रकारचे लोक नाहीत तर ते अनेक लोकांची खिचडी आहेत अशी स्थिती असता कॉकेशन प्रदेश हा एखाद्या विशिष्ट लोकांचा मूळचा प्रदेश होय असे कसे म्हणता येईल उलट या प्रदेशात अनेक लोक येऊन राहिले व मेले आणि यांच्याबरोबर त्यांच्या भाषावरी ती माती मातीत गाडल्या गेल्या या सर्व गोष्टींवरुन हेच सिद्ध होते की कॉकेशियन प्रदेश हा एखाद्या लोकांचे मूळ नसून कबरस्थान झालेला आहे मग तो आर्याचे मूळ कसे होऊ शकेल आर्याचे मूळस्थान ऑक्टिक प्रदेशात होते असे श्री यांनी आपले मत मांडले आहे उत्तर ध्रवाकडील प्रदेशात खगोलाची आणि हवामानाची जी परिस्थिती आहे ती लक्षात घेऊन श्री टिळक यांनी आपल्यावरील सिद्धांत मांडला आहे ते म्हणतात ही दोन प्रकारची दृश्ये आपणापुढे उभी राहतात उत्तर ध्रुवाच्या प्रदेशात उभी राहणाऱ्या माणसापुढील दृश्य आणि उत्तर ध्रव व आर्टिक वर्तू यामधील प्रदेशात राहणाऱ्या माणसापुढील दृश्य या दोन दृश्यांची वर्णने श्री टिळक पुढील करतात एक उत्तर ध्रव 1. सूर्योदय दक्षिणेस होतो 2. तारे उगवत व मावळत नाहीत ते क्षितिजापासून जितके वर असतील त्या पातळीत फिरतात त्यांची एक फेरी चोवीस तासांची असते आकाशाच्या उत्तरेकडील अर्धा बागा सरळ डोक्यावर येतो ते सर्व वर्षभर दृश्य असते आकाशाच्या दक्षिणेकडील अर्धा बाग सदोदित अदृश्य असतो तीन एक रात्र व एक दिवस मिळून वर्ष होते रात्र व दिवस सहा सहा महिन्याचे असतात चार वर्षातून फक्त एक सकाळ व एक सायंकाळ असते म्हणजे वर्षातून सूर्य फक्त एकदा उगवतो व एकदा मावळतो परंतु सकाळचा व संध्याकाळचा प्रकाश सुमारे दोन महिने टिकतो सकाळचा व संध्याकाळचा हा तांबूस प्रकाश एकाच दिशेने पसरलेला असतो असे नाही कुंभाराच्या चाकाप्रमाणे तो फिरतो त्याची एक फिरकी चोवीस तासांची असते सूर्याचे बिंब क्षिजावर येईपर्यंत सकाळच्या प्रकाशाचे फिरणे चालू असते त्यानंतर सूर्याचे फिरणे सहा महिने चालते म्हणजे असे की उत्तर ध्रवावर बघणाऱ्या माणसाभोवती सूर्य फिरत राहतो त्याची एक फेरी चोवीस तासांची असते 2. उत्तर ध्रुव आर्टिक वर्तू यांच्यामधील प्रदेश 1. सूर्य नेहमी बघणाऱ्या माणसाच्या डोक्याच्या दक्षिणेस राहील हाच प्रकाश समशीतोष्ण प्रदेशात बघणारा माणूस पाहू शकेल म्हणून हा प्रकार काही विशिष्ट स्वरूपाचा आहे असे म्हणता येणार नाही दोन बहुतेक तारे श्रीजापासून वर असतात व त्याच पातळीत फिरत असतात म्हणून ते नेहमी दृश्य असतात बाकीचे तारे समशीतोष्ण प्रदेशातील ताऱ्याप्रमाणे उगवतात व मावळतात परंतु ते तिरप्या पातळीतून फिरतात 3. वर्षाचे तीन, तीन बाग केलेले आहेत अ दक्षिणायापासून सुरू होणारे एकच लांबलजक अखंड रात्र ती चोवीस तासाहून जास्त व सहा महिन्याहून कमी असते हे कालप्रमाण स्थळ विश्रुतापासून जवळ वा दूर असेल त्या मनाने बदलते ब उत्तरायणापासून सुरू होणारा एकच लांबलचक दिवस क वर्षाच्या बाकीच्या भागात रात्र व दिवस यांचे रहाटगाडगे चालू होते त्या दोघांचा मिळून काल 24 तासांपेक्षा कमी होत नाही लांबलचक रात्रीनंतर जो दिवस उगवतो तो, तो पहिल्यांदा रात्रीपेक्षा कमी वेळेचा असतो परंतु त्याची वेळ वाढत वाढत जाऊन शेवट तो दिवस दीर्घकाळाचा होतो दीर्घकाळाचा दिवस संपल्यानंतर रात्र सुरू होते परंतु रात्रीचा काळ वाढत वाढत जाऊन शेवटी ती रात्र दिवसापेक्षा लांब लचक होते आणि ती संपली के वर्ष पुरे होते चार लांब व अखंड रात्र संपत येत असता उशक काळ होतो उशक काल दिवस राहतो उत्तर ध्रवाकडील प्रदेशात त्याचे वयोमान व महत्व कमी असते हे सर्व तो प्रदेश विश्रुत्तापासून दूर आहे की जवळ आहे याच्या प्रमाणावर अवलंबून असत उषक कालाच्या प्रकाशाचे परिभ्रमण उत्तर ध्रुवाकडील प्रदेशात बराच वेळ दिसू शकारण दिवस व रात्र यांच्या दरम्यान उगवणारे उषक हे समशितोष्ण कटिबंधातील प्रदेशात दिसणाऱ्या उषक फक्त काही तास चालू असतात क्षितिजावर पूर्णपणे आल्यानंतर सूर्यध्रुवावर उभे राहून बघणाऱ्या बांसाभोवती दिवसभर फिरत राहील तो रात्री क्षितिजाच्या पूर्णपणे खाली राहील वर्षाच्या बाकीच्या भागात सूर्य उगवे मावळेल तो क्षिजापासून वर चोवीस तासापैकी काही तास राहील सूर्य क्रांती वृत्तापासून जसा लांब जवळ तसा त्याचा क्षिजावरचा काळ बदलत राहील श्री टिळक यांनी शेवटी खालीलप्रमाणे निष्कर्ष काढल आह एप्रमाणे आपणापुढे दोन्ही प्रकारची दृश्ये उभी राहतात ही दृश्य ध्रुवाकडील प्रदेशात आणि उत्तर ध्रव व आर्कटिक वर्तू यांच्यामधील पहावयास मिळतात ती पृथ्वीच्या इतर कोणत्याही भागावरून पहावयास मिळत नाहीत ध्रुवाजवळच्या प्रदेशात लाखो वर्षापूर्वी जे हवामान होते ते आज कदाचित तसेच मूळच्या स्वरुपात राहिलेले नसेल परंतु पृथ्वीचे ध्रुव लाखो वर्षापूर्वी ज्या स्थितीत होते त्या स्थितीत आजही आहेत म्हणून लाखो वर्षापूर्वी खगोलात दृश्य दिसत होती ती आजही दिसू शकतील व पुढेही अनंत दिसू शकतील आर्टिक प्रदेशात खगोलातील दृश्य कशाप्रकारे दिसत होती याची माहिती श्री टिळकांनी सांगितली आहा त्या माहितीला उचलून धरण्यासाठी त्यांनी पुढील प्रमाणे विचारसरणी मांडली आहा वर वर्णन केलेली दृश्य वैदिक वाङ्मयात आढळून तती तर दृश्य ध्रुवाकडील प्रदेश किंवा उत्तर ध्रुव व आर्टिक यांच्यामधील प्रदेशावरुन दिसत होती असे समजण्यास प्रत्यवायन आह वैदिक रुचार असणाऱ्या कवींना जर ही दृश्य प्रत्यक्ष पाहाव्यास मिळाली नाहीत तरी ती वंश आर्य समाजात दंतकथेच्या स्वरूपात वावरली होती म्हणूनच कवींनी त्यावर कवणे रचून त्यांना वैदिक वाङ्मयात अढळ स्थान देऊन टाकले वाङ्मयात याबद्दलचे बरेच उल्लेख मिळतात आपल्या सोयीसाठीचे सर्व उल्लेख दोन वर्गात टाकूया जे उल्लेख व संदर्भ लांब व लांब उषा यांची वर्णने करणारी आहेत ते एका वर्गात व जे उल्लेख व संदर्भ लांब व उषा याबद्दलच्या ज्या आख्यायिका व दंतकथा आहेत यांच्याबद्दल वर्णने करणारी आहेत ते दुसऱ्या वर्गात दुसऱ्या वर्गात येणारे उल्लेख संदर्भ पहिल्या वर्गात येणाऱ्या उल्लेखांना व संदर्भांना अप्रत्यक्षपणे दुजरा देणारे आहेत नैसर्गिकदृष्ट्य अलौकिक कथा व दंतकथा यांची जी वर्णने वैदिक वाङ्मयात पहाव्यास मिळतात ती उत्तर ध्रुवाजवळच्या प्रदेशात जी नैसर्गिकदृष्टे पहाव्यास मिळतात यांच्याशी हुबेहुब जुळतात अशी श्री टिळकांची समजूत झालेली दिसते या मुद्यावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की आर्टिक प्रदेश हाच वैदिक कवींचा म्हणजे वैदिक आर्यांचा मूळचा प्रदेश असला पाहिजे श्री टिळकांचा सिद्धांत मौलिक आहे खरा तथापि त्यात एक न्यून राहिल आह त्यून पुढ सांगितल आह घोडा हा वैदिक आर्याचे आवडत जनावर होय हि जनावर आर्याचे आयुष्य व धर्म यांच्याशी जाम जखडल गिल्हत अश्वमध यज्ञातील घोड्याशी संभोग करण्याकरता राजाच्या राण्यांमधन चुरस चालू असत या गोष्टीवरुन असे दिसते की घोड्याला वैदिक आर्य लोकांना अत्यंत महत्वाचे स्थान प्राप्त झाले होते आर्टिक प्रदेशात जर वैदिक आर्याचा मूळचा प्रदेश असता तर ते तेथे ते घोडे अस्तित्वात असले पाहिजेत परंतु आर्टिक प्रदेशात घोडे होते काय असा प्रश्न येथे उत्पन्न होतो या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी मिळाले तर आर्याचे मूळ स्थान आर्टिक प्रदेशात होते हा श्री टिळकांचा सिद्धांत लंगडा पडतो तीन युरोपियन ग्रंथकारांचा दुसरा मुद्दा की, असा की आर्य लोकांनी हिंदुस्थानावर स्वारी केली व मूळच्या रांटी रहिवाशांना त्यांनी जिंकून आपले गुलाम केले या मुद्द्याला आधार कोणता आहे असा प्रश्न उपस्थित होतो रुग्वेदात या मुद्द्याला यत्किंजीद पुरावा मिळत नाही याबाबतीत श्री पी टी श्रीनिवास अय्यंगर यांच मत खालीलप्रमाणे आह आर्य दास व दस्यू हे शब्द ज्या मंत्रांमधे वापरले आह त्या मंत्रांची विचारपूर्वक छाननी केली तर असे दिसून येत की हे शब्द वंशवाचक अर्थाने वापरले नाहीत तर धार्मिक पंथवाचक सह्या अर्थाने वापरले आहे हे शब्द बहुधा ऋग्वेद संहितेत वापरले आहेत ऋग्वेत संहितेतील मंत्रांची शब्दसंख्या एक आहे त्यात आर्या शब्द फक्त तेहतीस वेळा वापरला आहे हा शब्द अगदी कमी प्रमाणात ऋग्वेद संहितेत वापरला गेला आहे ही एकोच गोष्ट असे दाखविते की आर्यानी हिंदुस्थानावर स्वारी करून तेथील मूळ रहिवाशांचा संपूर्णपणे नाश केला ही गोष्ट खरी नसावी ती गोष्ट जर खरी असती तर आर्याने तिचा आत्मश्लाघापर उल्लेख अनेक वेळा ऋग्वेद संहितेत केला असता कारण जेते लोक आपल्या पराक्रमाचे पोवाडे नेहमी गातात हे सर्व विदित आहे आर्यांचा मूळ प्रदेश हिंदुस्थानाच्या बाहेर होता या सिद्धांताला उसलून धरण्यात पुरावा वैदिक वाङ्मयात मिळत नाही ऋग्वेदात सात नद्यांबद्दलचा सा उल्लेख आहे या उल्लेखातील भाषा विशेष महत्वाची आहे याबाबतीत प्रोफेसर डी एस त्रिवेदी म्हणतात की वैदिक वाङ्मयात नद्यांचे उल्लेख माझी गंगा माझी यमुना माझी सरस्वती अशा शब्दांनी केले आहे पर का माणूस नद्यांना इतक्या प्रेम व जिवळाच्या शब्दांनी कधी संबोधतील काय मात्र तो जर नद्यांच्या सहवासात पुष्कळ काळ राहिलेला असेल तर त्याला नद्यांबद्दल आपुलकी वाटेल एकूण काय की वैदिक आर्याचे मूळ स्थान हिंदुस्थानावर आहे हे सिद्ध करण्यास भरपूर पुरावे वैदिक वाङ्मयात मिळत नाहीत उलट पक्षी वैदिक आर्याचे मूळ स्थान हिंदुस्थानातच असावे हे सिद्ध करण्यास पुरावे वैदिक वाङ्मयात मिळतात दास आणि दस्यू हे आर्यांचे शत्रू आहेत असे ऋग्वेदात बरेच उल्लेख मिळतात या शत्रूंना ठार करण्यास आणि त्यांचे निर्दलन करण्यास या अशी प्रार्थना ऋषी करीत होते याबद्दलचे उल्लेख कित्येक वेद मंत्रात मिळतात या सर्व उल्लेखवरून असे वाटण्याचा संभव आहे की आर्यानी हिंदुस्थानावर स्वारी करून तो देश जिंकला आणि दास व दस्यू या मूळच्या रहिवाशांना जिंकून आपले गुलाम केले पण हा संभव खरा धरण्याच्या अगोदर खालील मुद्द्यांचा विचार केला पाहिजे पहिला मुद्दा असा की वैदिक आर्य एका बाजूला राहून त्यांच्यात मोठ्या लढाया झाल्या अशा प्रकारचा उल्लेख ऋग्वेदात मुळीच सापडत नाही आर्य हा शब्द ऋग्वेदात तिस ठिकाणी वापरला आहा त्यातून आठ ठिकाणी तो शब्द दास या शब्दांच्या विरुद्ध वापरला आहा व सात ठिकाणी तो शब्द दस्यू या शब्दाच्या विरुद्ध वापरला आहे यावरुन असे दिसत की आर्य व दास आणि दस्यू यांच्यात एकाएकी दंगेझोपे उत्पन्न झाले असतील आर्य दास व दस्यू हे शब्द हृग्वेदात जिथे वापरले आहेत त्या ठिकाणच्या संदर्भावरुन असे अनुमान मुळीच काढता येत नाही की आर्य आणि दास व दस्यू यांच्यावर स्वाऱ्या करून त्यांना पादाक्रांत केले व आपले गुलाम बनविले दुसरा मुद्दा असा की आर्य व दास यांच्यातील झगडा कसल्याही प्रकारचा असो सन्मानपूर्वक शादता प्रस्थापित करण्याच्या हेतूने त्यांनी आपसात तहळ घडवून आणला असावा हा मुद्दा सिद्ध करणारे बरेच उल्लेख ऋग्वेदात मिळतात या उल्लेखाचा सारांश असा की आर्य दास यांना समान असा कोणी शत्रू मिळाला की त्याचा पाडाव करण्यासाठी आर्य एक होत व एकजुटीने शत्रूशी लढाई करीत यासंबंधी ऋग्वेदातील खालील रुच्या लक्षात घ्याव्यात एक सहा तेहतीस तीन दोन सात त्र्याऐंशी एक तीन आठ एक्कावन्न नऊ चार दहा एकशे दोन तीन तिसरा मुद्दा असा की आर्यव दास यांच्यातील झगडा कितीही तीव्र स्वरूपाचा असला तरी तो वंशवाचक स्वरूपाचा नव्हता तो झगडा भिन्नतेमुळे उत्पन्न झाला होता तो वंशवाचक स्वरूपाचा नसून धार्मिक स्वरूपाचा होता ही गोष्ट ऋग्वेदावरून स्पष्ट होते दस्यूबद्दल ऋग्वेदात खालील प्रमाणे म्हटले आहे दस्यू अवरत, आर्य जिथे विधी करतात ते विधी करण्यास अपात्र आहेत ऋग्वेद एक एक्कावन्न आठ नऊ एक एकशे एक बत्तीस चार चार एक्केचाळीस दोन सहा चौदा तीन ते अपव्रत ऋग्वेद पाच बेचाळीस दोन व अन्यव्रत ऋग्वेद सात एकोणऐंशी अकरा दहा बावीस आठ म्हणजे आर्य लोकांच्या विधीहून निराळे विधी पाळणारे आहेत ते अनग्नित्र ऋग्वेद पाच एकशे एकोणनव्वद तीन म्हणजे व्रताचरणात अग्नी न पुजणारे आहेत ते अयज्यू अयज्वन ऋग्वेद एक एकशे एकतीस चौवेचाळीस एक तेहतीस चार आठ म्हणजे यज्ञ न करणारे आहेत ते अब्रह्म ऋग्वेद 4, 15, 9, 10, एकशे 8, आठ म्हणजे रुचानं आणणारे असे आहेत ते ब्रह्मद्वीश ऋग्वेद 5, बेचाळीस 9, म्हणजे प्रार्थना करण्याचा कंटाळा करणारे किंवा ब्राह्मणांचा द्वेष करणारे असे आहेत ते अनिंद्र ऋग्वेद 1, एकशे तेहतीस एक पाच दोन तीन सात अठरा सहा दहा सत्तावीस सहा दहा अठ्ठेचाळीस सात म्हणजे त्यांना इंद्र नाही किंवा इंद्र ते इंद्राचा तिरस्कार करणारे आहेत ते दुधाची धार काढणारे आणि अग्नीवर अन्न शिजवणारे नाहीत ऋग्वेद तीन त्रेपन्न चार ते ब्राह्मणांना दान देत नाहीत ऋग्वेद पाच सात दहा याशिवाय ऋग्वेद दहा बावीस आठ मधील उल्लेख विशेष महत्वाचा आहे तो पुढीलप्रमाणे आहे जे यज्ञ करीत नाहीत कि जितर धार्मिक गोष्ठी करनाबद्दल का विश्वास नहीं अशा दस्तूंध अपन राहत आहोत् धार्मिक विधि अग्नि निराया स्वरूप मनुष्य पदवीरते लायक नहीं शत्रश करना परमेश्वरा दासां सत्यनाश करोट ऋग्वेद जे निरनिरा उख वर संगित सिद्ध होते कि आर अना दास व दस्यू हर स्वार कर अपले गुलाम कि या सिद्धांताला ऋग्वेदात सबळ पुरावा मिळत नाही चार आर्य लोक त्यांची हिंदुस्थानावरील स्वारी व त्यांनी दास व दस्यू यांच्यावर लादलेली गुलामगिरी याबद्दल आतापर्यंत माहिती दिली आर्य लोकांच्या बाजूला प्रामुख्यदेऊन वरील माहिती दिली आहे दास व दस्यू ही नावे कोणत्या वापर अर्थाने वापरली आहेत ती नावे वंशवाचक अर्थाने वापरली आहेत काय दासदस्यू हे शब्द वंशवाचक अर्थाने वापरले आहेत असे ज्यांचे मत आहे ते पुढील गोष्टींवर भर देतात एक मृद्रवाक आणि अनस हे दोन शब्द दस्यूंची विशेषणे म्हणून ऋग्वेदात वापरले आहेत दोन दास हे कृष्णवर्णाचे आहेत असे ऋग्वेदात आलेले दासांचे वर्णन मृद्रवाक हा शब्द ऋग्वेदात चार ठिकाणी वापरला आहे ती ठिकाणे खालीलप्रमाणे एक एकशे एक चौऱ्याहत्तर दोन दोन पाच बत्तीस तीन सात सहा तीन चार सात अठरा तीन या विशेषणाचा अर्थ रांगणी भाषा बोलणारा असा आहे रांगणी भाषा ही वंश भिन्नता दाखविणारी खून धरता येईल काय रांगणी बोली वंश भिन्नता प्रस्थापित करते असे मान्य म्हणजे शुद्ध पोरखे होय अनस हा शब्द ऋग्वेद पाच एकोणीस दहा वापरलेला आहे या शब्दाचे भिन्न अर्थ करणारे दोन पंथ आहेत एक पंथ प्रोफेसर मॅक्स म्युलरचा दुसरा सायनाचार्याचा प्रोफेसर मॅक्स म्युलरच्या मते अनस याचा अर्थ नाक नसलेला किंवा चाटे नाक असलेला माणूस असा होतो आर्यवंश व दासवंश हे परस्परामधून भिन्न होते या सिद्धांताचा पुरावा म्हणून अनस हा शब्द व त्याच्यावरील अर्थही पुढे बांधण्यात येतात सायनाचार्याचे मते अनस म्हणजे बिनतोंडाचा म्हणजे चांगली बोली न बोलणारा प्रोफेसर मॅक्स म्युलर व सायनाचार्य हे अनस हा शब्द निरनिराळ्या पद्धतीने उच्चारतात म्हणून त्याचे अर्थ भिन्न झाले आहेत अ अधिक नस असा उच्चार प्रोफेसर मॅक्सम्युलर करतो तर अन अधिक अस असा उच्चार सायनाचार्य करतो प्रोफेसर मॅक्सम्युलरच्या उच्चाराप्रमाणे अनसचा अर्थ नाक नसलेला असा होतो प्रोफेसर मॅक्सम्युलर व सायनाचार्य यांच्या उच्चारापैकी कोणाचा उच्चार बरोबर धरावा सायनाचार्यांचा उच्चार चुकीचा आहे असे मानण्यास बरेच पुरावे आहेत एक पुरावा असा की सायनाचार्याच्या उच्चाराप्रमाणे अनस या शब्दाचा अर्थ अर्थहीन वाटत नाही दुसरे कारण असे की दस्युहे हे बिननाकाचे लोक आहेत असा उल्लेख वैदिक वाङ्मयात कुठेही सापडत नाही असे असता बिननाकाचे लोक असा होईल अशा हेतूने अनस शब्दाचा उच्चार करणे उचित नाही अनस हा शब्द मृध्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे असे समजूनच अनसचा उच्चार केला पाहिजे वरील विवेचनावरून हेच दिसून येत की हे, दस्त्यू हर्यवंशाव्यतिरिक्त इतर वंशाचे लोक होत असा निष्कर्ष काढता येत नाही दास योनी आहेत असे ऋग्वदात वर्णन आह सहा अठ्ठेचाळीस एकवीस या वर्णनावरून काही निष्कर्ष काढण्याच्या अगोदर इतर काही गोष्टींचा विचार करण जरूर आह पहिली गोष्ट अशी की कृष्णयोनी हासांचे वर्णन ऋग्वदात फक्त एकाच ठिकाणी सहा अठ्ठेचाळीस अक्क आल आ दुसरी गोष्ट अशी की हे वर्णन खुरेखुरे आहे की केवळ अलंकारिक स्वरूपाचे आहे हे समजून घेतले पाहिजे तिसरी गोष्ट अशी की कृष्ण योनी हे शब्द ऋग्वेदात वापरलेला ते दास एक खरोखरच काळ्या रंगाचे होते ही वस्तुस्थिती दाखविण्यासाठी की दास कृष्णवर्णी नसतानाही त्यांनी ते शब्द अपमान करण्याच्या हेतूने वापरले होते हे समजणे कठीण आहे वरील सर्व मुद्द्यांची बरोबर फोड करून सांगितल्याशिवाय दास हे कृष्ण योनी आहेत असे ऋग्वेदात म्हटले आहे केवळ ते कृष्णवर्णी वंशाचे असावेत असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही याबाबतीत ऋग्वेदातील खालील रुच्या लक्षात घ्याव्यात एक ऋग्वेद सहा बारा दहा हे वज्री तू तुझ्या तु शक्तीने दासांना आर्य करून टाकलेस दुष्ट लोकांना तू सुष्ट केलेस ती तुझी शक्ती आम्हाला दे म्हणजे तिच्या प्रभावाने आम्ही आमच्या शत्रूंना पादाक्रांत करू दोन ऋगवेद दहा एकोणपन्नास तीन इंद्र म्हणतो मी दस्यूंचे आर्यत्व नष्ट केले आहे तीन ऋग्वेद एकशे एक्कावन्न आठ हे चंद्रा आर्य कोण आहेत व दस्यू कोण आहेत हे तू शोधून काढ आणि कार्य व दस्यू यांना परस्परापासून दूर ठेव वरील रुच्यापासून असे स्पष्ट झाले की आर्य व दास आणि दस्यू यांच्यात जो भेद होता तो शारीरिक स्वरुपाचा किंवा वंशसूचक वर्णाचा नव्हता अशी वस्तुस्थिती होती म्हणून दास व दस्यू यांचा आर्य होता येत असे ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर आर्य व दास यांना परस्परांपासून दूर ठेवण्याचे काम इंद्राला दिले होते त्याचे औचित्य कळून येते पाच युरोपियन ये ग्रंथकारांचा आर्यवंशाबद्दल जो सिद्धांत आहे त्याचे विवेचन वरील भागात केले आहे त्यावरून असे दिसून येईल की हा सिद्धांत सर्व बाजूंनी लंगडा पडतो एखादा सिद्धांत मांडावायाचा तर त्याबद्दल युरोपियन ग्रंथकार किती कसोशीने संशोधन करतात व संशोधित मुद्द्यांचे पृथक्करण किती बारकाईने करतात हे विदित आहे असे असतानाही आर्यवंशाबद्दल त्यांनी जो सिद्धांत मांडला आहे तो सर्व बाजूंनी लंगडा कसा ठरला याचे कोणालाही आश्चर्य या वाटेल हा सिद्धांत सर्व बाजूंनी चुकीचा का ठरला याबद्दल महत्वाची कारणे देणे जरूर आहे या सिद्धांताची कोणी बारकाईने तपासणी करील त्याला हे दिसून येईल की हा सिद्धांत मुळातच दोन रोगांनी पछाडलेला आहे काही गोष्टी गृहित धरावयाच्या व त्या गृहित गोष्टींवरून काही अनुमाने काढावयाची अशा रीतीन त्या सिद्धांताची उभारणी केली आहे अशा तऱ्हेची उभारणी हा त्या सिद्धांताचा पहिला रोग होय वरील सांगितलेल्या रीतीने या सिद्धांताची उभारणी केली असल्यामुळे ती उभारणी शास्त्रीय पद्धतीने केलेल्या संशोधनाच्या कसोटीस लागत नाही हा त्या सिद्धांताचा दुसरा रोग होय सत्य गोष्टींची रचना करून त्या रचनेतून या सिद्धांताची हृत्क्रांती होऊ दिलि नाही उलटअंशी सिद्धांताचे स्वरूप अगोदर आखण्यात आल व त्यानंतर ते स्वरूप सिद्ध करण्यासाठी सत्य गोष्टीची निवड करण्यात आली युरोपियन ग्रंथकारांचा आर्यवंशाबद्दलचा सिद्धांत म्हणजे केवळ एक गृहीत गोष्ट आहापेक्षा त्याला जास्त महत्व हो दत्ता येत नाही डॉ बॉब यांनी तुलनात्मक व्याकरण या नावाचे एक युगप्रवर्तक पुस्तक लिहून अठराशे साली प्रसिद्ध कल्हे आपल्या भाषाविषयक गाड अभ्यासानंतर डॉक्टर बॉब यांनी जे एक भाषाविषयक का अनुमान काढले तुस्तकात ते ग्रंथित कलि आहा युरोपियन ग्रंथकारांचा आर्यवंशाबद्दलचा हो सिद्धांत डॉ बॉब यांच्यावरील अनुमानावर आधारल आहा युरोप खंडात बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी बऱ्याचशा भाषा आणि आशिया खंडात बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी काही भाषा यांच मूळ स्थान कोणत्याही एका जुन्या भाषेत असले पाहिजे असे अनुमान डॉक्टर बॉब यांनी आपल्या पुस्तकात मांडल होते, डॉक्टर बॉप यांच अनुमान ज्या युरोपियन व आशियन भाषांना लागू पड़ते, त्या भाषांना हिंदी जर्मन भाषा असे नाव दिले आहे, सांघिक दृष्टीन त्या भाषांना आर्यन भाषा असभूज्ञान येत कारण वैदिक भाषा म्हणजे आर्याची भाषा आणि आर्य लोक म्हणजे हिंदी जर्मन लोकांचा मूळचा वंश असा सर्वसाधारणपण समज रूढ झाला आह हा समज युरोपियन ग्रंथकारांच्या सिद्धांताच प्रमुख अंग होऊन बसला आहा आर्य वंश अस्तित्वात होता व त्या वंशात ऐक्यभाव होता असे दोन निष्कर्ष सदर सर्वसाधारण समाजापासून काढण्यात आले आहेत जर एका मूळच्या भाषेपासून इतर भाषा उत्पन्न झाल्या असे म्हणण्यात येते तर त्या भाषा बोलणारे लोकही एकाच वंशापासून उत्पन्न झाले असावेत कारण तो वंश मूळची भाषा बोलत असला पाहिजे आणि ज्या अर्थी मूळची भाषा बोलणारे लोक आर्यवंशाचे होते त्या अर्थी तर भाषा बोलणारे लोकही आर्यवंशाचे ठरतात यावरून असे ठरते की आर्यवंशाचे अस्तित्व शोधून काढले आहे ते अनुमान केवळ धपक्याने भरीव पुराव्यावरून नवे? या अनुमानावरुन दुसरे अनुमान असे काढण्यात आले आहे की आर्यवंशातील लोकांचे मूळ स्थान एक कारण आर्यांचे वस्तीस्थान एकच होते म्हणूनच मूळची भाषा व्यवहारात वापरता येत असावी असे मांडण्यात येते वरील विवेचनावरून असे दिसून येईल की आर्यांचे मूळ स्थान हे एक अनुमान आहे व ते इतर अनुमानांच्या आधाराने उभारले आहे आर्यांनी हिंदुस्थानावर स्वारी केली हे युरोपियन ग्रंथकारांच्या सिद्धांताचे एक अंग आहे, ते अंग सुद्धा भरपूर पुराव्यावरून अस्तित्वात आणल नाही पुराव्याच्या अभावी ते अंग एक कल्पित भाग वाटतो हिंदी जर्मन लोक हे मूळच्या आर्य वंशाचे शुद्ध रक्ताचे वंशज होत असे अनुमान युरोपियन ग्रंथकारांचे आह या अनुमानाला पुष्टी देण्यासाठी हिंदुस्थानावरील आर्यांची स्वारी कल्पनेने निर्माण करणे जरूर पडले कारण स्वारी करून आर्यांनी दास व दसवी गुलाम केले व आपल्या आर्यवंशाची रक्तशुद्धी अबाधित ठेवली असे त्यांना पटवून द्यावायचे होते आर्यांचे मूळ स्थान युरोपमध्ये कुठेतरी आहे असे प्रथम अनुमान काढण्यात आले होते ही सर्व अनुमाने लक्षात घेतल्यानंतर असा प्रश्न उपस्थित होतो की आर्य भाषा हिंदुस्थानात कशी आली असावी आर्य लोक हिंदुस्थानात दुसरीकडे येऊन राहिले असे सांगून वरील प्रश्नाचे उत्तर देता येत आर्यानी हिंदुस्थानावर स्वारी केली ही कल्पना निर्माण करणे युरोपियन ग्रंथकारांना कसे जरूर पडले हे वरील विवेचनावरून दिसून येईल युरोपियन ग्रंथकारांचे तिसरे अनुमान असे आहे की आर्य लोक तर वंशातील लोकांपेक्षा श्रेष्ठ दर्जाचे होत आर्य लोक म्हणजे युरोपात जन्मलेले लोक व ते आशियातील लोकांपेक्षा श्रेष्ठ दर्जाचे आहेत असे बासविने युरोपियन ग्रंथकारांना जरूर पडले युरोपियन आर्य आशियातील लोकांपेक्षा श्रेष्ठ कसे हे दाखवायचे तर पहिल्याने दुसऱ्याला लढाई जिंकले हे दाखविने इष्ट वाटले म्हणूनच आर्यानी हिंदुस्थानावर स्वारी केली व तेथील दास व दस्तू यांना जिंकून गुलाम केले ही कल्पना कर निर्माण करावी लागली युरोपियन ग्रंथकारांचे चौथे अनुमान असे आहे की युरोपियन लोक हे अत्यंत गोरे असल्यामुळे काळ्यावर्णाच्या लोकांबद्दल त्यांना तिटकरा होता आर्य हे युरोपियन होते असे गृहीत धरल्यानंतर त्यांना काळ्यावर्णाबद्दल तिरस्कार होता हे ओघानेच येते आर्य आले काळ्यावर्णाचा तिरस्कार वाटत होता हे आपल्या सिद्धांतात युरोपियन ग्रंथकारान दाखविल आह हिंदी आर्य हिंदुस्थानात युन स्थायिक झाल्यानंतर त्यांनी चातुर्वर्ड्याची उभारणी वर्ण म्हणजे रंग या भावनेवर कली आहा अशी युरोपियन ग्रंथकारांची समजूत आह युरोपियन ग्रंथकाराची उपरी निर्दिष्ट कशी चुकीची आह याबद्दल स्पष्ट खुलासा कलि आह शारीरिक दृष्टीन आर्यवंशाची पाहणी करावयाची आणि भाषाभिषक्क दृष्टीन आर्यवंशी पाहणी करायची या दोन गोष्टी भिन्न आह शारीरिक दृष्टीनं पाहता आर्यवंशाचे मूळ स्थान एका ठिकाणी होते आणि भाषाविषयक दृष्टीन पाहता आर्यवंशाचे मूळ स्थान निळनिराळ्या ठिकाणी होते अशा गोष्टी असणे शक्य आह आर्यवंशाचे जे लोक भाषा बोलतात त्याची रचना सर्वसाधारणपण सारख्या स्वरूपाची आहे व त्या भाषांची मूळ जननी एक भाषा होती या पायावर युरोपियन ग्रंथकारांनी आपल्या सिद्धांताची उभारणी केली आह आर्य बाहेरच्या देशातून हिंदुस्थानात आल व त्यांनी हिंदुस्थानावर स्वारी केली ही विधाने भरपूर पुरावे देऊन ग्रंथकारांनी सिद्ध करून दाखविली नाहीत दास व दस्यू हे हिंदुस्थानातील लोक होते हे युरोपियन ग्रंथकारांचे जे म्हणणे आहे ते सपशल खोटे आहे। वर्णभेदाने पछाडल्यामुळे आर्यांनी चातुर्वर्णे निर्माण केले हे युरोपियन ग्रंथकारांचे विधान दादांत खोटे आह वर्णभेदांमुळेच वर्णभेद करण्यात आले असे मानले तर चातुर्वर्ण्यात जे चार वर्ग आहेत त्या चारही वर्गाचे चार निनिणाय रंग असा वयास पाहिजे होते हे चार रंग धारण करणारे चार वर्ग कोणते व त्यांची चातुर्वर्णण्यात कशी गणना केली गेली याबद्दल कोणत्याही ग्रंथकाराने स्पष्ट खुलासा केला नाही आर्य हे शुभ्र वर्णाचे व दास कृष्ण वर्णाचे आहेत असे गृहित धरूनच युरोपियन ग्रंथकारांनी आपल्या सिद्धांताची उभारणी केली आर्यवंशाची अस्तित्व सिद्ध करणारा सिद्धांत मांडणारे ग्रंथकार आपली बाजू सबळ करण्यासाठी इतके उतळी झाले आहेत की आपण याबाबतीत कोणत्या घोडचुका करीत आहोत हे पाहण्याची त्यांनी त्या गोष्टीला पुष्टीदायक असावे व्पांमधून निवडून घेऊन त्यांचा उपयोग कला आह पक्षप्रतिज्ञा उत्तम रीतीन मांडण हा शास्त्रशुद्ध पद्धतीचा आत्मा आहे असं प्रोफेसर मायकल फॉस्टर यांनी कुठेतरी म्हणले आह पक्षप्रतिज्ञाबरोबर मांडली नाही तर पुढील संशोधन योग्य होणे शक्यच नाही परंतु ती तितकेच खरे आह की जेथादी पक्षप्रतिज्ञा सिद्ध करण्याची तीव्र इच्छा आहे तेथे पक्ष प्रतिज्ञा शास्त्र शुद्ध पद्धतीला विशेष होऊन बसते याचे उत्तम उदाहरण आर्यवंशाबद्दल मांडलेला युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत होय आर्यवंशाबद्दल जो सिद्धांत मांडला आहे तो इतका खुलचट आहे की वास्तविक तो फार दिवसापूर्वीच नष्ट व्हावास पाहिजे होता असे न होता सदर सिद्धांताची लोकांवर इतकी छाप पडली आहे की सांगता सोय नाही याची कारणे दोन आहेत या सिद्धांताला ब्राह्मण ग्रंथकाराने उचलून धरले हे एक कारण एशियन लोकांपेक्षा युरोपियन लोक श्रेष्ठ आहेत असे या सिद्धांतात म्हणले आहा ब्राह्मण ग्रंथकारा हिंदू असून सुद्धा सदर सिद्धांत मान्य करण्यात ते कसे तयार झाले हे एक मोठे आश्चर्य आह सदर सिद्धांत मान्य केल्यामुळे ब्राह्मण लोक युरोपियन लोकांपेक्षा कनिष्ठ आहेत असाह्मण ग्रंथकारांनी कबुली दिली आह सदर सिद्धांताला विरोध न करता ब्राह्मण ग्रंथकारांनी त्याला मोठ्या खुशीन उचलून धरले याची कारणे उघड आहेत ब्राह्मणांची द्विराष्ट्रवादाला मान्यता आहा आपण आर्यवंशाचे आहोत आणि बाकीचे हिंदू अनारे वंशाचे आहेत असा ब्राह्मणाचा दावा आहे युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत आपण उचलून धरला तर त्यामुळे आपण युरोपियन वंशाचे नातक ठरतो व त्या मनाने युरोपियन लोकांप्रमाणे अनाऱ्याबद्दल अनियंत्रित सत्ता गाजवायला आपल्याला अधिकार मिळतो असा ब्राह्मणाचा समज झाला असावा म्हणून त्यांनी युरोपियनांचा सिद्धांत शिरोधार्य मांडला असावा आर्यानी हिंदू सर्वात करून तेथील रानटी अनाऱ्यांना जिंकले हा जो सिद्धांताचा भाग आहे तो तर ब्राह्मणांना फारच आवडला आहे कारण ब्राह्मण तरांवर पूर्वी ब्राह्मणांचे जे श्रेष्ठत्व अनेक वर्षापासून स्थापन झाले आहे त्याला पुष्टीदायक पुरावा त्या भागात मिळतो म्हणून त्या भागाला ब्राह्मण लोक विशेष महत्व देतात आर्यवंशाबद्दलचा सिद्धांत यापूर्वीच कनिष्ठ झाला नाही याचे दुसरे कारण असे की वर्ण म्हणजे रंग असे मत युरोपियन ग्रंथकारांनी वेळोवेळी प्रकट केले व त्या मताला ब्राह्मण ग्रंथकारांनी उचलून धरले हा सिद्धांत बळकट होण्याचे मुख्य कारण हेच आहे वर्ण म्हणजे रंग असे जोपर्यंत मत प्रचलित राहील तोपर्यंत युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत बाधित राहील याबद्दल शंका नाही आर्य वंशाच्या सिद्धांताचा जो भाग आहे तो अत्यंत महत्वाचा आहे व म्हणून याबद्दल जास्त खोड विचार करणे जरूर या भागाचा विचार तीन दृष्टीने केला पाहिजे एक युरोपियन वंशाचे लोक गोरे होते की काय दोन हिंदी आरे लोक गोरे होते काय आणि तीन वर्ण याचा मूळचा अर्थ काय फार प्राचीन काळाच्या युरोपियन लोकांचा वर्ण कोणता होता याबद्दल साधक बाधकप्रमाणे प्रोफेसर रेपले यांनी आपले असे ठाम मत बनवले आहे की तो वर्ण काळा होता ते म्हणतात आतापर्यंत अनेक पुराव्यांची छाननी करून आपली अशी खात्री पटली आहे की फार प्राचीन काळाचे युरोपियन लोक लांब डोक्याचे व कृष्णवर्णाचे होते दक्षिण फ्रान्समध्ये क्रोमॅग्नॉन जातीचे जे लोक सध्या राहतात त्यांचे इतिहासपूर्व जुनाट आपण सिद्ध केले आहे या जातीतील जे शेतकरी आहेत त्यांचे काळे केस व डोळे उठावदारपणे भरतात या लोकांची व ब्रिटिश बेटातील लोकांची तुलना करून पाहिले तर असे दिसून येते की वेल्स आयर्लंड आणि स्कॉटलँड या देशातील भूरक्या केसांचे लोक हेच ब्रिटनच्या प्राचीन काळाच्या लोकांचे वंशज असावेत असे वाटते याशिवाय गॉर फॉग्नॉन या विचित्र प्रदेशाकडे पाहिले तर आपल्याला तेच दिसून येते उत्तर इटलीतील पूर्वी होऊन गेलेले लिगुनियन नावाचे लोक गॉरफॉगनॉन येथेच फार दिवस राहिले होते या प्रदेशातील रहिवाशांचा रंग काळा कुट्ट होता सर्वसाधारण दृष्टीने पाहिले कीवा, प्रादेशिक परिस्थितीप्रमाणे पाहिले तर असे दिसून येते की युरोपातील फार प्राचीन काळचे लिगुरियन लोक हे रंगाणे काळे असले पाहिजेत या लोकात भूमध्य समुद्राच्या रहिवाशांच्या रंगरूपाची छटा होती स्कॅडीनेवियन रहिवाशांच्या रंगरुपाची छटा नव्हती आर्य लोकात वर्णभेदाचा भाव होता हे दाखविणारे काही पुरावे वेदात मिळतात की नाही हे पाहू गेलो तर काही भागातच याबद्दलचा उल्लेख आढळतो शाव्य आणि रुष्टी यांचे लग्न अश्विन कुमारानं जुळवले असा उल्लेख ऋग्वेदात एक एकशे सतरा आहे शाव्य हा काळा होता व रुष्टी ही निमगोरी होती वंदन यांचे प्राण वाचविले म्हणून अश्विन कुमारांनी ऋग्वेदात एक एकशे सतरा प्रार्थना केली आहे वंदन यांचा रंग पिवळा होता काही विशिष्ट गुणांनी युक्त आणि तांबूस पिंगट रंग असणारा असा मुलगा मला दे अशी देवाची प्रार्थनाही कार्य करीत आहे असा उल्लेख ऋग्वेदा दोन तीन नऊ सापडतो वर दिलेल्या उल्लेखावरून दिसून येईल की वैदिक कार्यामध्ये वर्णभेदाचा भाव उत्पन्न झाला नव्हता वैदिकार्य स्वतः एक रंगाचे नव्हते तर मग त्यांच्यातच वर्णभेद भाव कुठून उत्पन्न होणार वैदिक कार्याचे रंग निरनिराळे होते काळींचे रंग तांबूस होते काहींचे पांढरे आणि काहींचे काळे दशरथचा मुलगा राम यांचे वर्णन श्याम म्हणजे काळ्या रंगाचा असे केले आहा यादव वंशातील कृष्ण यांचे वर्णन तसेच केल आहा रामकृष्ण हे वे दोघेही वेगवेगळ्या आर्यवंशाचे होते ऋग्वेदातील पुष्कर ऋष्या दीर्घतमस ऋषीने रसले आहेत त्याच्या नावावरून हे वाटते की तो काळ असावा व त्याच्या काळ्या रंगावरून त्याला दीर्घतमस असे नाव पडले असावे कन्व ऋषी आर्य होता त्याची कीर्ती दिगंत पसरली होती ऋग्वेदा दहा एकतीस अकरा त्यांचे जे वर्णन आले आहे त्यावरून असे वाटते की तो रंगाने काळा असावा आता शेवटचा मुन्दा वर्ण याचा अर्थ काय हे पाहूया हा शब्द ऋग्वेदात कोणत्या अर्थाने वापरला आहे ते आपण प्रथम पाहू वर्ण हा ऋग्वेदात बावीस ठिकाणी वापरला आहे त्यापैकी सतरा ठिकाणी तो शब्द उषा अग्नि सोम इत्यादी देवतांना उद्देशून तेज अंगे किंवा रंग या अर्थाने वापरला आहे तो शब्द ऋग्वेदात देवतांना उद्देशून वापर असल्यामुळे तो शब्द मनुष्य प्राण्याला उद्देशून वापरला तर त्याचा अर्थ काय होईल हे पडताळून पाहणी धोक्याचे आहे मनुष्य प्राण्याला उद्देशून वर्ण हा शब्द ऋग्वेदात चार पाच ठिकाणी वापरला आहे ती ठिकाणी खाली गेलेली आहेत एक ऋग्वेद एकशे एक एक चार दोन दोन ऋगवेद एकशे एकोणऐंशी सहा तीन ऋग दोन बारा चार चार तीन चौतीस पाच पाच ऋग्वेद नऊ एकाहत्तर दोन वर्णा हा शब्द शरीराचा रंग किंवा कांती दाखविण्याच्या हेतूने ऋग्वेदात वापरला आहे असे वरील संदर्भावरून दिसते काय ऋग्वेदातील तीन चौतीस पाच ही रुचा काहीशी आसपास रुपाशी दिसते शुक्ल वर्ण वाढविला गेला असे शब्द या रुचेत आहेत या शब्दांचे अर्थ दोन्ही करणे करता येतील आपले देश दुर्वर फेकून त्यामुळे पांढरा रंग वाढविण्यास इंद्राने उषेला भाग पाडले हाय एक अर्थ होईल किंवा रुचार असणारा ऋषी गोऱ्या रंगाचा होता म्हणून त्याचे श्वेत लोक संख्येने वाढली दुसरा अर्थ ओढून ताणून आणावा लागतो कारण तो सर्वांशी संयुक्तिक वाटत नाही उशेचे तेच हे कारण व त्यामुळे झालेली गोऱ्या रंगाची वाढ हे कार्य संयुक्तिक वाटते म्हणून पहिला अर्थ जास्त संयुक्तिक वाटतो असुर आक्तो हा शब्द प्रयोगातील पुरुषसुप्तातील इतर ऋच्या संदर्भाशी ताडून ही रुचा वाचली तर तिचा अर्थ स्पष्ट होत नाही पुरुषसुप्त हे सोमपवनामपैकी आहे ही गोष्ट लक्षात धरली तर असुर टाकतो या शब्द प्रयोगाचा अर्थ सोम संबंधी असला पाहिजे वर्ण हा शब्द या ठिकाणी रूप या अर्थाने वापरला आहे रुचेतील दुसऱ्या भागात असे म्हटले आहे की तो आपल्या अंगावरील काळ्या रंगाची पांघरुण फेकून देतो आणि त्याऐवजी चकाकणारे पांघरुण अंगावर घेतो यावरून हे स्पष्ट होते वर्ण हा शब्द अंधार सुचविण्याच्या वापरला आहे ऋगवेदातील एक ही रुचा आपल्याला या बाबतीत बरीच मार्गदर्शक आहे प्रजा मुले बाळे आणि शक्ती मिळविण्याच्या हेतूने अगस्त्य ऋषीने लोपो मुद्रेशी संभोग केला आणि त्यानंतर दोन वर्णाची भरभराट गेली असा या रुचेत उल्लेख आहे दोन वर्ण कोणते याबद्दल काही बोलत नाही कारण तथा आर्य व हे दोन वर्ण या रुचेत गुहित धरले असावेत असे वाटते ते काही का असेन वर्ण या अर्थाने रंग या वर्ण हा शब्द या रुचेत वापरला आहे यात शंका नाही ऋग्वेदातील एक व दोन बारा चार या दोन ऋषांमध्ये वर्ण हा शब्द दास असा प्रश्न उपस्थित होतो की दास याला उद्देशन वर्ण हा शब्द वापरला तर कोणत्या अर्थी वर्ण या शब्दावरून दासांच्या स्वतंत्र अंगीकांतीला बोध होतो की दासांच्या स्वतंत्र वर्गाचा बोध होतो या दोन्हीपैकी कोणता अर्थ जास्त अधिकृत समजावा हे ओळखण्यास काहीच साधन नाही वर्ण हा शब्द ऋग्वेदात वापरला आहे पण त्याचे नीर निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे अर्थ होता, व त्यामुळे ऋग्वेदातील त्या शब्दाचा आपल्या संशोधनाला काही उपयोग नाही तो शब्द हिंदी इराणी वाङ्म्यात वापरला आहे का व असल्यास कोणत्या अर्थाने याबद्दल आता विचार करूया वर्ण हा शब्द झेन अव्यस्थामध्ये वापरला आहे हे एक सुदैव होय पण त्याचे रुपांतरण वरण किंवा वरेन असे झेन अव्यस्थेत आढळते श्रद्धा धार्मिक तत्व धर्मपंथाबद्दलची आवडनिवड या नीतो शब्द अवस्थे है वरण करेन वा, शब्द वार धात उत्पन्न वार्ड श्रद्धा बाढ़ वरण किवा वरेन है शब्द वार गाथा मध्य सहा वेपरले धर्म पंथ कि धर्मश्रद्धा हो तो।, तो शब्द गाथा अथुनैवतीस न हा ती श्लोक दोन यात वापरलेला आहे त्या श्लोकांचा अर्थ खालीलप्रमाणे आहे मी जे श्रेष्ठतम सत्य जाहीर करीत आहे ते लक्षपूर्वक ऐका व त्याचे मनन करा प्रकाशित झालेल्या मनाने तुम्ही आत्मचिंतन करा प्रत्येक माणसाने स्वतःसाठी धर्मश्रद्धा शोधून घ्यावी आम्ही जे शिकीत आहोत त्याबद्दल प्रत्येकानी व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी जागरुकता दाखविली पाहिजे एखाद्या पुरुषाने अगर स्त्रीने आपल्या सत्सदविवेक बुद्धीला आणि तर्कशक्तीला जी धर्मतत्वे पटतील अशा अशा या धर्मतत्वांना स्वतः निवडून काढावीत व ती नीटपणे पाळावीत अशा आशयाचे उपदृ झरतृष्ट यांनी क्लिआहे त उपद अनेक गाथांमध्रंथित क्लिआहेशा प्रसिद्ध उपदांपैकी वर सांगा उपद्रि आहा सदर गाथवा वापरला शब्द अवर नो थाया अस आह अवर या शब्दाचा अर्थ धर्मश्रद्धा असा आहा विचिथाय या शब्दाचा अर्थ तर्काला पटवून निवडलेला योग्य प्रकारची निवड करण्याची शक्ती असा आहे वरणा हा शब्द गाथा वैती यासन हा एकतीस एक श्लोक अकरा यातही वापरला आह या, या श्लोकात असलेला शब्द वरणंग हा आह वरेन म्हणजे श्रद्धा या शब्दाचे द्वितीयच अनेक वचन वरणंग असत मनुष्याची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा सिद्धांत इनतृष्ट यांनी या श्लोकात मांडला मनुष्याच्या उत्पत्तीचे कार्य पूर्ण कसे झाले हे सांगितल्यानंतर झरतृष्ट याने या श्लोकाच्या शेवटच्या ओळीत असे म्हटले आहे की धर्मश्रद्धा स्वेछेने निवडून तिचे ग्रहण करण्याची शक्ती माणसाला परमेश्वराने दिली आहे वर्ण हा शब्द गाथा उष्टवैती यासनं हा श्लोक नव यात वापरला आहे प्रत्यक्ष शब्द वरेण असा आहे या श्लोकाच्या शेवटच्या ओळीत झरतुष्ट म्हणतो की दुष्टपणा म्हणजे दुष्टजीभ दुष्ट हेतूने प्रेरित होऊन जर दुष्ट धर्मश्रद्धा एखाद्याने निवडली तर त्याची जीभ दुष्ट होते जिभेतून दुष्टपणा बाहेर पडतो वर्ण हा गाथा उष्ट वैती यासन हा पंचेचाळीस श्लोक दोन यातही वापरला आहे प्रत्यक्ष शब्द वरेन म्हणजे धर्मश्रद्धा असा बरे आहे बरे आणि वाईट म्हणजे काय याबद्दल झरतृष्ट यांचे तत्वज्ञान आणि मानवी दुहेरी घडण कशी झाली आहे याबद्दलचा याचा खुलासा या, या, खुला या श्लोकात ग्रंथित केला सुष्ट मनोवृत्ती आणि दुष्ट मनोवृत्ती त्यांचा परस्परात संवाद चालला आहे याची माहिती या श्लोकात दिली आहे त्या दोन मनोवृत्ती संवादात म्हणतात की विचार बोलणे चालणे बुद्धिमत्ता धर्मश्रद्धा कृती सत्सदविवेकबबुद्धी आत्मज्ञान यापैकी एकाही गोष्टीत आपण दोघींचे एकमत कधीच होत नाही वर्ण हा शब्द स्पत्त मैन्यू यासनं हा अठ्ठेचाळीस श्लोक यातही वापरला आहे प्रत्यक्ष शब्द शब्द वर्णेंग म्हणजे धर्मश्रद्धा हा आहे या श्लोकात झलतृष्ट म्हणतो जो मनुष्य आपले मन जास्त शुद्ध व पवित्र ठेवी व कृतीने आणि वाचेन आपली सत्सविवेकबबुद्धी निर्माण ठेल अशा मनुष्याची धर्मश्रद्धा अशी असेल त्याप्रमाणे त्याची इच्छा राहील वर्ण हा शब्द गाथा स्पेन्थ मैनू यासन हा श्लोक तीन यातही वापरला आहे प्रत्यक्ष शब्द वरेनाई असा चतुर्थी विभक्तीतला आहे त्याचा अर्थ धर्म असा आहे त्या श्लोकात काईशाई हा शब्द धर्म धर्मपंथ धर्मबंधन या अर्थी वापरला आहे वरेनाई आणि काईशाई हे दोन शब्द या शोकात धर्म या अर्थाने वापरले आह अहुरात काईशा म्हणजे अहुरी धर्म हा शब्द प्रयोग या शोकात आहे यावरून असे स्पष्ट होते की थाईशाई हा शब्द धर्म या अर्थाने वापरला आहे थकाईशा याचे पहि किश म्हणजे धर्म असे भाषांतर केले आहे वेदीदाद हे पुस्तक अवेस्ता भाषेत लिहिले आहे स्वच्छता पाहण्याबद्दल झरतुष्ट्राने जे नियम सांगितले आहेत, ते या पुस्तकात, ग्रंथित केले आहेत, या पुस्तकात अन्यो वरेन असे शब्द आढळतात अन्यो म्हणजे दुसरा व वरेन म्हणजे धर्म असे या शब्दाचे अर्थ आहेत, दुसऱ्या धर्मश्रद्धेचा माणूस म्हणजे अन्यो वर या पुस्तकात म्हटले आह अन्योतकाइशा म्हणजे दुसऱ्या धर्माचा माणूस असे शब्द याच पुस्तकात आढळतात बरे या धातूपासून अनेक रुप घा शब्द गातांमध आढळतात उदाहरणार्थ अहना वैतिकाता गाता स्न 31 श्लोक 3 धरतृष्टमंतो या ज्वंतो विस्प वाऊ राय वाऊ राय हियापद आह परमश्वरावर श्रद्धा ठण्याबद्दल मी सर्व प्राणीमात्रांची मनधरणी करीन असा वाउराय या अर्थ आहे। या स्नहा श्लोक पाच यात वाईरो इमैदी म्हणजे आपण श्रद्धा शक्यत द्यावी या अर्थाने हि क्रियेपद वापरले आहा दुज वरेनेश, हे वरेन याचे मनोरंजक रूप गाथा वहिष्ठेशिष्टीश या स्नहा त्रेपन्न श्लोक नऊ यात वापरलेले आढळते ते साहित्य या अर्थाने तृतीयेचे अनेक वचन आहे दुज म्हणजे दुष्ट खोटा आणि वेरणाई म्हणजे श्रद्धाळू दुज वरेश या शब्दाचा अर्थ खोट्या किंवा दुष्ट धर्माचा अनुयायी अथवा खोटा किंवा दुष्ट श्रद्धावान माणूस असा होतो या बारा यात झरतुष्टाची धर्मश्रद्धेबद्दल काय प्रचिती होती हे सांगितले आहे यावरून हा बारा याचा माझ द यासनो झरतुष्टीश हा एक भाग आहे याचा अर्थ झरतुष्ट प्रणित धर्माची पूजा करणारा असा आहे या भागात फावरने म्हणजे मी माझी धर्मश्रद्धा जाहीर करतो असा शब्द आढळतो हा शब्द प्रयोग सर्व झरतुष्ट प्रार्थनेत आढळतो यासन बारामध्ये या हे एक दुसरे रूप आढळते या म्हणजे जो आणि वरेन म्हणजे धर्म या वरेन हे रुप यासनं बारामध्ये नऊ वेळा वापरले आहे आणि ते प्रत्येकवेळी धर्म किंवा धर्मश्रद्धा या स्पष्ट अर्थाने वापरले आहे वरेन आणि काई शा हे शब्द धर्म या अर्थाने एकत्रपणे वापरले आहेत झरतृष्ट्र हे वरेनमच काई याज मै दे असा यासन सोळामध्ये मनोरंजक संदर्भ आढळतो झरतुष्ट्राचा वरेन आणि तत्काईशा यांची या संदर्भात पूजा केली आहे समान अर्थाचे आणि परस्परावलंबी असे हे दोन शब्द या यासंदर्भात वापरले आह झरतृष्ट याची श्रद्धा व धर्मभावना व्यक्त करण्याकरता होय हे त्या शब्दाच्या उपयोगावरून दिसून येत वरील संदर्भाचा अर्थ असा आहे की आम्ही झरधृष्ट्राच्या श्रद्धेची आणि धर्माची पूजा करतो वरन या शब्दाचे उपयोग झेन अवेस्तामध्ये कसे कसे कल आहेत याचे वर पुरावे दिले आहेत एका विशिष्ट धर्माची पूजा करणारा वर्ग या अर्थाने वर्ण हा झेंद अव्यस्थामध वापरला हे सदर संदर्भावरून स्पष्ट होते, रंग किंवा अंगक्रांती सुचविण्याच्या हेतूनच वर्ण हा शब्द झेंद अव्यस्थामध वापरला नाही हे उगाने सिद्ध होते, युरोपियन ग्रंथकारांनी आर्यवंश दास दस्यू इत्यादीसंबंधी सिद्धांत मांडला व त्याला ब्राह्मण ग्रंथकारांनी शिरोधार्य मांडल तसिद्धांताच सांगोपांग विवेचनवरील संवाद क्लिआ त्या विवेचनावरून जे निष्कर्ष निघतात त्यांचा सारांश खालीलप्रमाणे 1. आर्य आर्यवंश अस्तित्वात होता याबद्दल वेदांमध्ये पुरावे मिळत नाही दोन आर्यवंश लोकांनी हिंदुस्थानावर स्वारी केली व तेथील मूळचे रहिवाशी दास व दस्यू यांना आर्यानी जिंकले याबद्दल वेदात काही पुरावा मिळत नाही तीन आर्य दास व दस्यू यांच्यात वंशिक भेद होता हे दाखविणारा पुरावा वेदांमध्ये नाही चार आर्यरंगाने दास ते व दस्यू यांच्यावर निराळे होते असे दाखविणारा पुरावा वेदांमध्ये नाही